श्रीशिवलीमृत अध्याय श्री भाल लोचना भारगव ब्रदा भक्त श्रीगणेशा नम भस्माहरण भाललोचना भार्गवपरदा भस्मेपना भक्वत्सलायहरणा भेदातीता भूताधिपते भवा भक्तार भोगिभूषण भूतपाल भावरक्षकाय भक्त भक्तरक्षव शोषणा थ्रितापशमना त्रिदोषारका त्रिगुणाती थ्रिपोरा त्रिभुवनजनका त्र्यंबका त्रयी कृपा बळे समस्त त्रयोदश दश अध्यायापर्यंत कथिलेला आता कळसाध्याय चौदा तेराव्या अध्यायी शिवगौरी लग्न सांगितले स्वामी कार्तिकाचे जनन ह्यावरी शौनकादिलागुन सुतसाषार्य सिंहलोकने तत्वत परीसहा गजाषडाची कथा दोघे हि धाकुटे असता जगदंबा खेळविप्रितीने गजतुंडा ओसंगा घेऊन विश्वजननी दैतस्तन पान शुंडादंडे करुन दुग्धओढित गजा अंबेचा पृष्टीवी प्रीति, शुंडा फिरवीत गणपती शुंडे पयसाठवुनीषणमुखा प्रति बोलत सेतेधवा मने घेयिका अमृत ब्रमाजे अप्राप्त्य स्कंदबोले क्रोधयुक्त उच्चिष्ट तूझे नखेमी षडानन चराचर जननी लंब नासिकामत लागूनी उच्चिष्ट दुग्ध देतो पाहि लोचनी सांगमृडा नि काहि या ते शुंडेशरुयाखाले पाडुकाय येळे माते ह्याचे नासिक विषाळ आगळे काहो ऐसिली वा इंद्र चंद्रमिंत्र निर्जर मूर्तप्रसवलीस मनोहर परीहाक करण थोर दंत एक बाहेर दिसतसे ऐसा का प्रसवली साळ ऐकता हासे पयफेन धवल धरा धरेंद्र नंदिनी वेल्हाळ तीसी ही हास्य नाटोपे स्कंदमने जननी पाही, यास उतरी मजस्तन पान देई, मग जगदंबेने लवलाही विघ्ने शखाली बैसविले क्षणमुख आडवाघेवनी स्तन जोघाली त्याचा वदनी पाच हि मुखे आक्रंदोनी, रडो लागली गली तेथवा ते, ते देखो पोट धरोनी गदगदा हासत म्हणे अंबे तुझा हा कैसा सूत, हाक फोडित आक्रोशे एक स्तन घातला ह्याचे वदनी आणिक पाच आणिसी कोटून ऐसी ऐकता पिनाक पानी काय हासुनी बोलत काय म्हणतो गजवदन ऐसा प्रसवली स नंदन त्यावरी अपर्णा सुहावदन प्रत्य उत्तर देतसे म्हणे हा तुम्हा सारिका झालांदन तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण हासलात्री नयन पुत्रपाहो न सुखावे यावरी षण्मुख आणी गणपती लिलाकौतुके दोघे क्रीडत विनोदे कलह करीत अंतरी प्रीती अखंड दोघेही रडता ऐकोनी, धावुनी आली जगत्रय जननी वक्रतुंडासि रुधि धरुणी मने बाळा काय झाले तब तो मने स्कंदे वून अंबे धरिले मासे कर्ण बोलिला एक कठिन वचन तुझे नयन सानकारे जगदंबा मग हासोन अग्निसभूता प्रतबोले वचन गजाननासी कठीन भाषण ऐसे कैसे बोलिलासी स्कंदमणेर्जणी उचलोन येणे माझिले माझे द्वादश नयन यावरी ह्यावरी हैमवती हा सोन एकदंता प्रतिबोत म्हणे हे तुवा अनुचित केले कुमार कुमारचे नयन का मोझिले नागानन बोले ऐक माते अन्याय याचा माझी शुंडा लंबाय मान येने मोजली चवंगे घालून अन्याय हाथोर त्रिभुवनाहून करीताडन अंबे यासी ह्यावरी स्वामी कार्तिक बोलत अंबे येणे माझे मोजले हस्त ह्यावरी करीमुख बोलत मैनाक भगिनी ऐकपा ह्याचा अन्याय एकेन ऐकता तुह्यासी करसील ताडन नागात मजा आणि त्रिलोचन सावधान होईकती इमने भेड सावून मज बोलिला हान साहवे वचन तुसे पोटका थोर पूर्ण बोधक बहुभक्षिले ऐसे ऐकता मुरडानी दोघांसी रुधयी धरी प्रीती प्रीतिरुणी दोघांसी प्रिय वस्तु देवोनी समा विलेतेथवा हावरी मदनातक आनंद मे जगदंबा मुखाक हास्य वन कर हावरी विरूपाक्ष बोलत काहो हास्य आले अकस्मा हावरी त्रैलोक्य मतात नवल एक दिसत से तुम चा जटा मुकुटात ललनाकृति काय दिसत तुम ची अद्भुत पद्मज बिडा समजेना कैलासपती भणे इमने हरिमध्य मृगशावक ने मस्तकी धरिले वरानने बिंबाधरे पीक स्वरे ह्यावरी चातुर्य सरोवर मराळी हेरंभजननी भणे कपाळ मौळी जळाांतरी स्त्रीचे वदन ये वेळी दिसते मजभालने ह्यावरी बोले कैलासराज विद्रुमाधरे मुख नभे ते वारिज शोभायमान सतेज टवटवीत दिसतसे यावरी सजल ह्यावरी सजल जलदवर्णा स्कंदमातामने पंचदश नयना नीलकेश व्याघ्र चर्म वसना कृष्णवर्ण दिसताती ह्यावरी बोले पंचवदन कमळी मिलिंद सुगंध वय नसतेच पुससी छंद घे वोन रमान सहोदरी यावरी बोले भुजंग भुजंगिवेणी कमळास भोवया का खटबांगपाणी तुमच्या विचित्र आम्णाय श्रुती नेणती यावरी बोले हिमनग जमात, भ्रुकुट्या नभे पाहे त्वरित सलील लहरी तळपत दृष्टी तरळली तुझी काहो ह्यावरी सकळ प्रमादांची स्वामीनी बोले कंबुकंठी कम्डलुस्तनी म्हणे कैर वास नेत्रिनाक पाणी काहो दिसती आकरणते यावरी शफरी ध्वज दहन बोलत कमळाभोव ते नीर बहुत नेत्रेती मीन तळपत हंसगमने बरे जे अनंत गुण परिपूर्ण विल्लाळ त्रिपूर हर सुंदरी बोले प्रेमळ म्हणे राजीवास्तन युगुळ कम्डलुय दिसती का ह्यावरी बोले त्रिशूळ पानी सुधाधर वसुधा स्तन स्तननभेती दोन्ही विलोको न पाहेरे गंगारदाचे दोन्ही तीरी चक्रवाके बैसली सादिरी दुर्गामने मदनारी बहुत साहित्य पुरविता पुरवितसा एकाचे अनेक करुण दाखवीले हे त्रिभुवन तुमचे मौनेच धरावे चरण बोलता अप्रमाणन म्हणावे मग मांडुनिया सारी पाट खेळती दाक्षायणी त्रिजगी दोघे खेळता आनंद गन, तो आला कमलोद्भव नंदन ब्रह्मवी वाजवून करीस्तवन अपार मग क्षण एक स्वस्त होेळ विलोकी नारदमुनी म्हणे पण म्हणे पण केल्या वाचून रंगन ये खेळा ते दोघांसी मानले बहुत मग पण करुणया खेळत जिंकील त्यासी एक वस्त आपुली द्यावी निर्धार हा तो प्रथम डावतेच तेच क्षणी जिंकिती झाली मेनका नंदिनी व्याघ्रांबर घेतले हिरोणी नारदमुनी हांसतसे दुजाही डाव जिंकिता भवानी घेतले गज शर्म एकामागे एकतेच क्षणी दहाही आयुधे घेतली जोतो डाव जिंकी भवानी सर्वभूषण घेतली हिरोणी शेवटी कौपी नही सांडोनी, शंकर झाला दिगंबर सुरभी पुत्र जिंकिला तोही हि देविने आपुला केला नारद गदगदा हा काय बोलिला शिवासी मणे स्त्रीने जिंकिले पण करुण गेला तुझा महिमा पूर्ण सृष्टी अवघी मायाधीन तू निर्गुण निराकार चराचर आहे मायाधीन तुझ इणे दिले सगुण पण ये अव्यक्त पूर्ण तुझ कोण पुसत होते ऐव तू मायाधीन झालासी पूर्ण आता भक्तांसी कैसे दाविसी वदन ऐसीऐकता भाल लोचन गेला रुसू न इतुके कृत्य करुण गेला तेथू न ब्रम्हनंदन शंकरेसंगाकून निरंजनी वास केला शोधिता न पडे कौनासीठाही योगी ध्याती सर्वदा हृदय न कळे मूळाग्रकोठे काही जातीकोळ नसे नाम रूपगुणातीत गोतवर्ण आश्रम विरहीत सहुदेहाशी अतीत कौणाअंत न कळेचि असो जगदंबा सख्या घेुनिया वनासीचालिली शोधाबया गिरीकंदरी मठ गुहा शोधो भागली बहुत सर्वही तीथे शोधिली सवेग बहुतांसी पुसिला त्याचा मार्ग जो शोधिता अष्टांगोग योगियाठायी पडेना पंचाग्नीसादन धूम्रपाण जटाधारी नग्न मौन एकी सदा झाकिलेयन एक गगन बिलोकिती, एक उभेची निरंतर घेती वायुचा आहार त्यास ही पुसता श्री शंकर कोठे आहे न बोलती एकरीति सदायज्ञ एकरीत हिंसा बली परी ते धुरे डोळे भरुण कष्टीहोती सर्व एक, एक, एक चौसष्टकळाविती एकचौदा विद्या मिरविती एकवादविवाद निगुती किता बहुत भागले एक सांगती पुराण एक नाचती उड्या घेऊन लोकांस सांगती उपदेश ज्ञान परी उमा रमण दुरावला एक नाशिती कुशमृतिक उदक म्हणती अम्ही इतुकीनी पावन देख त्यास हि पुसता नायक, न पडेठ्ठायी तत्वता जे आदिमाया विश्वजननी अनंत शक्तीची स्वामीनी ते श्रमली नाना साधनी इतरांची कहाणी कायते थे ठाई पटावया शिव करी तप, मघवा मघवाधृ्रुहीण करीत साक्षेप निशिदिनी याच लागी ऋग्वेद स्था कर्म यजुर्वेद बोले ज्ञान निसीम उपासना मार्गवृत्तम अथरवर्ण स्था सामवेद सागी गायन न्याय शास्त्री भेद गहन मनती ईश्वर समर्थ जीव सान त्यांचे पदन न पावती ते कर्म मग सांख्य प्रकृती पुरुष विभाग सांगती योग शब्द विभाग सर्व निरसूनी उरले उत्तम वेदांती भनती तेची ब्रह्म तो शिव ब्रह्मनंद परम वेद शास्त्रगम्यजो त्या शिवाचे नाम खेबोनी जगदंबाहेोर व सगळ अभिमान टाकुनी, वल्लभामी शरण तू ते तत्वे शोधिता साचार शेवटी होय साक्षाकार तैसा हिमाचली त्रिपुरहोर विलोकिला जगदंबेने तो स्वात्मसुखी झाला तल्ली झाकिली असती पंचदश नयन देवी म्हणेशुरगृही येऊन रहिवास केला असे याच रूपेच वळी जाऊ जरी तरी मजबरी हे अवसरी क्रोधायमान होईल मग भिल्लीचा वेश धरून पिच्छांचे केले वसन अनुपम वेश धरून मुरहर भगिनी चालिली अनंत कमळ भवाड त्रिभुवन सुंदरी गुंफी हेळा तिने स्मरहर मोहिला नृत्य गायने अनंत शक्ती भोवत्या विराजती विमानी अष्टनायिका तनय होती किन्नर किन्नर गंधर्व आश्चर्य कीती गायनरीती ऐकोणीया वैरभाव वनचरी विसरती आहारत्यजिला तनय होती नद्याचे जल प्रवाह खुंटती पक्षी विसरती देह भाव निश्चल झाला पवन विधी कुरंग गेला वेधोन कुंभिनी भार सांडून फणीपती वरिएे पाहे। अंगीचा सुटला दिव्य आमोद देव पाहती होटपद नृत्य करिता भाव विविध दावी नाना प्रकारिचे शीतलत्व दाहकत्व साडोन वाटे तांटक झाले विधुचंड किरण देव ललनाम्हती ओ वाळून इज वरून जावे समस्ती आदि दननीचे अपार लाघव न शक्रादि कमलोद्भव दिव्य हिरे खाणीचे वैभव दंत तेजे झाकिले दंतपंक्तीचा झळकता रंग खडेत हिरे होती सुरंग तनुचा सुगंध अभंग नवभेदुनी वरीजाय पदमुद्रा जेथि उमटत सुवास कमळे तेथि उगबत जेथिंचा परा परागासेधुनी वसंत प्रदक्षिणा कली प्रीतीने अनंत विद्युल्लता तैसे तैसेपेज निमळ नेत्र उघडो निज्याश्वनीळ पाहता झाल ते धवा पायी पैंजन नुपुर ऋण झुनती त्यात क्षुद्रघंटारसाळ गर्जती किंचि कंकणे झणत्कारती नृत्यगती सरसींच भुलता चाप सरसिंच भ्रूलतापचवूनी कामशत्रुविधिलायनकटाक्षणी मनकुरंग पाडिलाधरणी सुरवरा करणी न कळे दिव्यस्वूप विलोकितापूर्ण पंचाणे व्यापिले पंच वदन तपध्यान विसरू वृत्तांत पुसेत येते म्हणे तु कोठली कोण कामानल शांतवी वर्षोनी घन तुझे स्वरूप लावण्य त्रिभुनी ऐसे दुजे तुझा वदन इंदु विलो कुन चकोर धाले नयन आतावरी मजला गुण तुझा धीनमी झालो यावरी बोले भिल्ली उमे ऐशी ललनाटाकुणी का वैसलासी घोरवर्णी कैलास भूवन त्यजोनिया मी तो परनारी नारि न वरी न घडे कता सुरत तुवा मन जिंकिले नाही यथार्थ तरी तपस्वी कैसा तु याव बोले पिनाक पानी, मी वरी आलो रोसूनी तिचे मुख न पाहेर नि नावस्वप्नी न घेची यावरी भिल्लीनी बोलत पतीमाझारागिष्ट अत्यंत हे त्रिभुवन जाळिल क्षणात अणो मात्र गोष्ट कळतांची यावरी बोले जगन्नाथ ती बहुकाळाची कठिन अत्यंत दक्षयागी उडी घालीत क्रोधुधतीयेचा पुढे गेली पर्वताचे पोठी मागुती तीसी वरि मी धुर्जटी परी ती कौटाळी न मोठी अति कपटी मी भिल्ली न ऐकिले काणी तू कपटी आहेस तिजहूनी शिरीठेलीधूनी भोळी ऐसी दुर्गे टाकुनी टाकुनि काहींडसी वर परलना देखुनी नयनी गळायेवुनी पाहसी। मागुती बोली कैलासनाथ क्षणात सृष्टी घडा मोळ करीत शुंभ निशुंभाजी दैत्य युद्धकरुणी मर्दिले ती जरी येथे आली धावोन उद्दंड प्रार्थना केली पुर्ण तरी मी नवजाय जाय परतोन कैलासासी निष्ठे तिसी मी न कधी संभाषन तूची वरी मी झालो तुझ आधीन जिकडे नेसील तिकडे येईन वचनाधीन तुझ्या मी ह्यावरी बोले गोरटी भवानी बैसली तुझ्या पाठी दोन बेळा वरिला धुर्जटी तिची गती हे केली मग माझा पाड काय तुझ केव्हाटा कुणी जाशील न कळे मज द्युतीपन खेळता सहज तुझे त्वाची हार विले न बोलेची मदन दहन भिल्लीनी मागुती करी नृत्य गायन मग उठिला पंचदश नजन तीसी आलिंगण द्यावया अम्बा चालिली सत्वर दीर्घ शब्द बोले त्रिपुरहर मुख शशी दाविसुंदर भाक घेयी पै तुमज माळ घालियेवून मी न जाय तुझ टाकून मग जगदंबा बोले हा सोन यावे भुवना माजिया मग तुमची होईन कामिनी अवश्य बोले घटवांगपाणी मदनांतक वेदोनी कैलसासी नेलते धवा सिंहासनी बैसवून षोडशोपचारे केले पूजन देवीने दृढ धरिले चरण कंठी माळ घातिलीली दे आपुले स्वूप करी, तटस्तपाहे त्रिपुरारी मग हासती परस्परी एकमेक पाहोनी शिवमने धन्यभवानी चियानिलेले मदसमजाव सूत शौनकादिल्लागोनी कथांगे विचिरी वीणा घेुनी ब्रह्मसूत शिवाजवळियाला अकस्मात मणे विश्वर विश्वनाथ तुझे भक्त ते खिले बहु परी कागरी धीर धीरगंभी उदार सुषीळ कीर्तने भरले दिगमंडल सात्विक केवल क्षमावंत तेनी घातले अन्नसत्र झाली वर्षे दहा सहस्र भोजन दान पवित्र अतितान प्रती देतसेसे अवनी वरी जे अगम्य वस्त भोजनी माकितली अकस्मात ती प्रयत्न आनुनी पुरवत शिवभक्त थोरतो अय से नारदसांगर्तमान त्याच्या गृहा प्रती पंच वदन कुश अतीत वेषरुण येता झाला समयी आंगणी उभाकलाून परमकोपी जेविदावाघ्न दुष्टवचन बोले कठीन रोप हि सूर्ण मणे मजतेयी इच्छा भोजन नातरी जातुसत्वघेवन श्रियाळचा पायधरीत सद्भावे आनोनी वयसविला आस नि त्याची क्रोधवचने सोसूनी षोडशोपचारी पूजा कौनी करजोडो निठाकतीपुढे मागास्वामी भोजन येेमणे नरमस देयीआनो न तू चोर आयीसी धरुन त्याचे मास न घेमी धरुणी धरुणीझा उद्देश विकत आन, मनुष्य, विगत आणिशील घेमि निशेष सत्यसत्यिवाचाने जोडून मी आपुले मास देते कदि भोजन हो श्रियाळमने मानेल पुरण माझे मास देतो मी येरू येमणे तुम्ही पवित्र तत्व परीसर्व्याचका तुम्हा दो गांची भक्षिता अन्न सत्र खंडेल तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ पाच वर्षांचा चिलया चिलयाबाळ बत्तीस लक्षणी वेल्ळ तो मजदेयी भोजना ऐसे ऐकता वचन माया मोह जाळ दूर करुण दी अवश्य जाखे बोन मग सदाशिव बोलत मी काय आहे भृग व्याघ्र रीस भक्षु पुत्राचे मास उबगन मानुनी विशेष पचवूनी घाली मज आता माया मायामोहधरुन कौनी कराल जरी रुदन तैमी जायी उठोन सत्व सत्वघेव न तुमचे अवश्यमनोनी पतीव्रता उभी ठाखोनी बाहेजसूता मने बाळाचलया गुणवता खेळावयाोटिगेलासी तुझलागी खोळंबला अतीत बाळा माझ्या येवत ऐसिकता अकस्मात, बाळ आला धावुनी अतितासी करुणी नमन माता पितयांचे धरी चरण माता मणे तुझे पिशित दान, अतित मागतो राजसा बाळ बोले स्नेुण हा देह म्याकेला शिवापण अतिहोता तृप्तपूर्ण उमार संतोषेल ऐसे ऐकता झडकरी बाळघेतला कडिये वरी पाकशाळे भीतरी घेऊनि गेली वधावया चिलयासी चुंबन देवून हृदयी धरिले प्रीती करुन बाळमने ये येईन, तुझ्या उदरा जननीये माया जाल सर्व सोडून मनकेले केले कठिन, चिलयाचे शीर छेदून, काढिले मास अंगीचे आपणांशी पुत्र नाही मनोनी शिरकमळ ठेविले पहावया शरीराचा पाक करोनी या, भोजना अतिताते अतींद्रिय द्रष्टा श्री शंकर अनंत ब्रम्मांडीचा समाचार सर्वावुके सूत्रधार कळले शीर ठेविले ते उठो नितालिला तात्काळ धावती चांगुणा श्रियाळ कळले सकळ शिरकमळ ठेविले सर्वा ते विले वंचून, तवती दोघे धरती चरण तेही हि पचवूनी घालि तो धरावा अंतरी नेणतेपणे चुकले जरी तरी सर्वज्ञा तू क्षमा करी सत्व आमुचे राखावे मग बैसला आसनी येून मणे शिर येई बाहेर घेवूण उघडा घालून कंडन मजदेकता करियाता अश्रुआलीया तुझ्या नयनी की कष्टी झालीया अंतकरणी तरी पुत्र गेला सत्वास हाणी करुण जायन तुमच्या अवश्यमणे नृपलना शीर आनोनी करी कंडना सत्वपा कैलास राणा अंतरी सदगद हो निज सत्वाचे उखळ धरिले धैर्याचे करी मुसळ काडीत बैसली वेल्लाळ निर्धार अचल धरुनिया अतिथे परम मंगळ गीत गाय रसिक सुाळ खंती करिता नधवल पयफेन धवल दुरावेलपा सद्भाव सरोव विलासिनी कोमलृदय नृपकामिनी की निश्चळ गंगा जात जातमर्यादा धरो तिचे पाहता निज वदन काळमंडला रोहिणीमण मृग म्रुग, मृगशावाक्षी गुण निधान उपमाना हि स्वरूपा बाळा सुकुमार सुलक्षणा सुशीला नृपकिशोरा सुहास्य वक्जीव ने योनी उदरा धन्यकेले तू सुकुमार गुणवंत माझे घाव गा, लागती माथा तुझ वीण परदेशी आता दुबळी भणंग झाले कुजकमंडली सुंदरा कचुकी बाहेर फुटल्या दुग्धधारा की भूलिंगा कसरा गळत्या लाल्यात येणे मण अतीत जैनीअवधारी जागुदे राजद्व्वाराहेरी देहत्यागीन येअवसरी याविधीर नर्वे पै कैलास पंथ लक्षून सखया ऐकला जातोसी मजटाकून तुझे संगती मी येयीन उभाराहे क्षणभरी तू मोद्विचे के भरुण जासि कैलासराजपेठ लक्षू तुझे संगती मी उद्दरेन मजटाकुनी जाबु नको उदका वीन जैसा मीन तैसी मितान्हा मी माझे हृदय निर्दय कठिन लोकात वद विदावू। तुझी माबुली मी म्हणता लाजवाटे रे गुणवंता तुवा आबुली सार्थकता करुणी गेलासिशिवपदा हे त्रिभुवन शोधिता सखळ तुझान दिसे बाळ मग दे उठा मने अति अवनी अवनीपती उठा तुम्हि यजमान माझे पंक्ती ऐस ऐकता आई श्रियाळ नृ्रुपती झाला चित्ती संकोचित, सकोचित नाथा, सत्वरा खावे सत्वर आता विन्मुख जाबु नद्यावे अतिता मनी चिंता नधरावी नवमास वाहिला म्या उदरात तुम्हास जड नभे चौवहरात पोटीचा पोटी, पोटी, पोटी घालितासूत चिंता काय नृप्रेष्टा राव वैसला पंक्तीसि ताटवाडुनीलेले वेगेसि अतिमणे तू हि येई सवेग अवश्यमनोनी झडकरी येनी बैसली नृपसुंदरी यावरी अतिमणे तुमच्या मंदिरि अन्न घ्यावे सर्व निपुत्रिका पहवेे वदन मगते कोण घेयिल अन्न दीपेवीन शून्यसदन पुत्रा वीन ते वी तुम्ही नाके वासुनी वदन की जैसा फळवन की बुबुळावीन जयसे नयन शून्यसतन तुमचे तवती दोघे बोलती सदगदित एक होता अरिलासुत चांगुणामणेे सत्व अतिविनमुख जायला आता एक बाळ तो धिला भोजनासि आता महाराज सत्किती पाहसी ऐसिबोताुणेशी अद्भुद गहिरदाटला म्हणे सत्वही बुडाले सकळ वृथा गेले माझे मग कंठ मोकळा करुणी स्नेहाळ हाक फोडी चांगुणा नयनी चालिल्या प्रेमा प्रेमाश्रुधारा म्हणे आहा शिव करपूर गौरा दीर्घस्वे बाहे उमावरा, पावसत्वरी ह्या आकाती आहा झाले वंश न देखो फुडती पुर वदन ऐशे ऐकता अतिताचे नयन स्रवो लागले प्रेम भरे बाहेर फुटली मात, वळसाथोर होत नगरात लोकदुःखे वक्षस्थळ पिटित राजकिशोर आट गुनि विमानीदाटले सुरव म्हणती धन्यपतीव्रता सत्तधीर ईस प्रसन्न होऊनी श्री शंकर काय देईल ते नळेची अतिमणे जे प्रिय असेल तुझे मानसी ते मजसी माग सद्गुणराशि ह्यावरी काय बोले मजनी पुत्री मनतील लोक, नि काढी कलंक ऐशी ऐकता कैलास नायक, बोलावी मणे पु सत्यमानी अतीत वचना दीर्घहाकाफोडितगुणा मने चलया गुण निधाना ये धाबोनी। अतीत तुजविन न घे ग्रास कोठे गुंतलासि खेळवयास माझे तान्हे तू पाडस सत्वराखे राखे तू न येसी जरी धावोन तरी माझा जावू पाहे प्राण दश दिशा दिलोकूण चांगुना पाहे तेधवा। मागुती हाक फोडी वेल्लाळ तो जैसे उगवे मित्रमंडळ तैसा धावतची आला बाळ पाहे्रियाळ स्नेह भरे अतिथ स्वरूप टाकून शिव प्रगटला निज रूप पूर्ण दशहस्त पंच वदन देनोद्दारण जगद्गुरु चिलया शिवे रुधयी धरिला निज अंगावी वयसवी श्रियाळचा वेला पायावरी लोळती सुरव सुमने वर्षती अपार दुंदुभी नादे कोंदले अंबर आनंदमयझाले नगर धावती लोक पहावया शिवे आणविलेन श्रियाळचाव्य रूप हो चिलयासी सिंहासनी स्थापन छत्रधरिलले तया बरी सचिवांस नीरवोराज्यभार विमानि बैसली सत्वर, निजपदी जगदुद्धार, श्री शरस्तापी तीन सौख्यगाध त्रिभुवनी नए आनंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मनंद अभंग निटे काल तयी शिवलीमृतग्रंथ झाला चतुर्दश्या सार भुवनांचेेसार्थ चौदा अध्याय निर्मिले, निर्मि कि चौदाविध्यांचेेसार किसौदा गाठींजा अनंतपरीकर कि पदे निरंतर गया गयाजनखडे कि चुर्दशरत्नांचा प्रकाश येथे चिझालायक रस किसौदाचक्रे निशेष प्रियसौदा हि लोकानेते की कांडे किसौदा की किसौदा कोहळी द्रव्य प्रसिद्ध की किसौदा कोठड्या शुद्ध शिवमंदिर निर्मि श्रवण पठन लेखन, निदिध्यास अनुमोदन परमप्रितीकरीता ग्रंथरक्षण फळ समान सर्वांसी, इतु क्यास हि शिव हो गुनी माूलि कलिल निडाघाचीवूलि आयुरारोग्य ऐश्वर सकळी ग्रंथ श्रवणे प्राप्त होय आधीव्याधिजाय निरसोन वंद्याही पावेे पुत्रसंतान गेला बहुत दीन पिता बंधू भेटेल गरि संपत्ति गरीसत्तीदाटे बहुत ऋण होय त्वरित, व शत्रुक्षयथ दक्षिणामुखे वाचिता शत आवर्तने भक्ती युक्त पोटिहोय शिवभक्त सूत ज्याचा घरी असेल ग्रंथ पिशाच भूत नरीघेतेथे त्रिमास करता नित्यावर्तन सर्वसंकटे जाती निरसोन भावे प्रचित पहावी वाचोन नाही कारण अभावीकाचे सोमवारी ग्रंथपूजन अथवा प्रदोष काळ शिवरात्रीक्षू सुचिरभूत होयन स्वप्ने प्रकटो न शिवसांगे जे जे पडेेल सकट ते निवीलौदाध्याचेे फळविष्ट असे, वेगळालेिहिलेथमाध्यायी मंगलाचरण दाशारहख्यान कलावतीने पती उद्धरिला पुरण हेची कथन निर्धारे द्वितीय अध्यायी निरूपण शिवरात्री कर्मविपाक कथन तिसऱ्यात गौतमी कथासा कल्माशपाद उद्दरिला चौथ्यात महाकाळ लिंगाचण गोप बाळगेलाउद्धरोन पाचव्यात उमेने पुत्र पाळून रज्जी, शिव प्रसादे सहा वध्याय अतिरिकीम आख्यान पुण्यकार कठ वसुरस कौतुक भद्रारायाचे कथन पी नवम बामदेवाचिख्या सुरस राजा झाला राक्षस जन्मदुखे कथिली बहुवस अतिसुरस अध्याय दहा्याारदाख्यान अगरा व्याद्राक्ष महिमा पूर्ण महानंदागिरीदोण भद्रसे नवतरला बाराव्यादुरुर बहुलाउदार विषुने मर्दिस्मा सूर तेराव्याध्यामग्र शिव गौरीबापय चौदाव्या शिवअपर्णा विनोद गौरी भिल्लिणी झाली प्रसिद्ध पुड़े श्रिया चरित्र घाद अध्याय सौदावाध्याय सूर्ण ब्रम्हानंद आनंद साप्रदाय परम अगाध क्षीरसागरी गोविंद आधी उपदेशी कमलोद्भवा तेथूनात्रिऋषी प्रसिद्ध पुढे पुरणब्रह्मदत्ताघाध त्यापा सुनी सदानंद रामानंद येते तेथोनी ते अमलानंद गभीर मगब्रह्मानंद उदार त्यावरी कल्याणी राहणार सहजानंद यतींद्र पै तेथोनीपुरणानंदयती शुद्ध त्या पासाव पितामहत्तानंद पिता तोची सदुरुप्रसिद्ध ब्रमानंद यतींद्रजो पंढरी हुणी चारीोजने दूरी नैऋत्यकोणी नाझरे नगरी तेथिल देश लेखक निरधारी पूर्वाश्रमी ब्रमानंद पुढे पंढरीसी येण ते सन्यास संन्यासग्रहण तेथेची समाधीस्थहो गोन अक्षयवस्ती केली पै तो ब्रमानंद माझा पीता सावित्री माझी माता वंदुनी त्या उभय शिवलीलामृतग्रंथ संपवी, संपवीला शके सोळाशे चाळीस विलिनाम संवत्सरास शुद्धपौर्णिमा फाल्गुनमास रविवारी ग्रंथ संपवीला तीरी, द्वादशमती नाम नगरी, आद्य ग्रंथ निर्धारिते थेचिझाला जा शिवलीमृतग्रंथ अध्याया चतुर्दशाध्यापर्यत जय जय शंकर शु प्रीत्यर्थ हो सदा अपर्ण जीवन कर्पूर गौरा श्रीधर ब्रह्मानंद जगदुद्दार श्रीधरहृदयाबज्रमर अक्षराभंगदयाधे शिवलीलामृत ग्रथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड सदा परीसूत सज्जन खंड चतुर्दशाध्याय गोडः श्री श्रीसांब सदाशिवापणमस्त